वेलकम बॅक फ्रेंड्स आप सुरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ एम खुश रहो, खुशिया बाटो आणि कॉल जोडला हॅलो हॅलो नमस्कार पुणे बोला बोला सर पोखरापूर तालुका मोहोळ मधून पांडुरंग माने बोलतोय ऍडव्होकेट पांडुरंग माने बोला सर बोला बोला बोला सर काय म्हणत आहे कवी छान मजेत सर छान छान अच्छा काय वाटत कवी कैलास नाईक यांचा कार्यक्रम जो चालू आहे जो आम्ही ऐकतोय सध्या लाईव्ह मध्ये छान अगदी मस्त वाटतय आणि त्यांचं प्रेम शब्दावरच जे चारोळ्या ऐकल्या खूप मनाला भावल्या okay. धन्यवाद धन्यवाद सर तुम्हाला काय ऐकायचंय सर त्यांच्याकडून त्यांच्याकडून मला आता म्हणजे विश्वास या शब्दाबद्दल ऐकायचा विश्वास या शब्दाबद्दल म्हणजे म्हणणं हो। असं आहे की प्रेमामध्ये जो विश्वास असतो तर हो। विश्वास, हो हो आ, हा विश्वास तुम्हाला म्हणजे कसा असावा काय असावा या अनुषंगानं म्हणजे कसं प्रेमामध्ये विश्वास नसेल तर ते नातं जपत नाही ना जपलं जात नाही बरोबर आहे की नाही हो हो अगदी अगदी बरं तुमचं काय मत आहे प्रेमाबद्दल सर म्हणजे सर तोपर्यंत आपल्याला कविता सांगण्याऐवजी आपण थोडं बोलूया तुमचं काय मत आहे सर प्रेमाबद्दल म्हणजे आरीच मुला वासरावर हा गाईच वासर म्हणून म्हणजे आपल्याला जी व्यक्ती आवडते हो नेहमी सुखात राहावी असं वाटण म्हणजे सुद्धा प्रेमच आहे प्रेम त्याच्यामध्ये छान गोष्ट सांगितली सर आपल्याला जी व्यक्ती आवडते ती नेहमी सुखात राहावी त्यालाही प्रेम म्हणलं जाते असावेत दोन्ही माणसावरून सुद्धा प्रेम होऊ शकत हो नक्कीच तुमच्यासाठी खास कविता विश्वास हो आणि आपण जे विश्वासाची गोष्ट बोलला होता ते ही कविता है डेडिकेट करतेब्द माजे पड़ीत भाव बनते शब्द माजे पड़ीत भाव बनते तू अक्षर फुटतो मारवैयाच कंट जीवन आरोही स्वर होते तू शब्द स्पर्श शब्द विना बोलत रहता स्पर्श गुंपत जलवार नाजूक ने तू जीव जाड़ला विश्वासाचा हात हाती हाथी तू पसरते नजरेने पसरतेरव शांतरे विश्वास मेसर आप भाव सागर तीरा वरती वर भाव मजा मनी सग जागर तीरा वे भरती माला नकड़ व्याप्ते तू मी कुठं उरतो माझ्यात कवित घेताना जेव्हा श्वासात श्वास गुंपून टाकते तू जेव्हा श्वासात श्वास गुंपून टाकते तू खूप खूप धन्यवाद माने साहेब आपण थँक्यू धन्यवाद धन्यवाद जसं सरांनी खूप छान गोष्ट सांगितली कि एखाद्या व्यक्ती तो व्यक्ती सुखात म्हणजे प्रेम आहे म्हणजे आपण एखाद्यावर आपण खूप प्रेम करतो मनापासून त्याला थोड जरी काय झालं की आपण दुःखी होतो आणि म्हणून अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली की किती जरी दूर असलो हो। तरी प्रेमाने आणि हो। मनाने नेहमीच आपण जवळ राहतो हो। आणि मला असं वाटतं की आपले जितके ऐकणारे श्रोते आहेत ज्यांनी आपल्याला कॉल केले हो हो हो होते त्यांचे सॉंग वेटिंगवर आहेत आणि बॉम्बेवरून आपल्याला एक फोन आला होता आणि त्यांचं आईचं आणि आई जे प्रेम होत ते त्यांनी आपल्यासोबत व्यक्त केलं व्यक्त केलं मग आपल्याला त्यांच्यासाठी एक सॉन्ग डेडिकेट करायचं होतं आणि त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की काळ्या मातीत मातीत म्हणजे मातीशी सुद्धा कसं काही प्रेम, प्रेम केलं पाहिजे हे सुद्धा या गाण्यामध्ये म्हणजे प्रेम हा शब्द कुठेही आहे कुठेही आहे कुठे आहे <laughs> आणि म्हणून हे गाणं खास त्यांच्यासाठी डेडिकेट नाचते ढग ढोल वाजवीतो ढोल वाजवी तो ढग ढोल वाजवीतो टीफन चालते तिफन चालते तिफन चालते भूल पडते पडते राहुची पाहते मैना राहुन चालते सर्च्या हरमहाच्या झवळ्या हरमहाच्या पवळ्या हरमाच्या आहार धामाच्या आस देवाच पूजन पीक हालती डोलती कनु करती भजन कशी तांदिल काकते कपाशी फुलते पण चालते ती पण शिवनी का लोनी पयाना वाटती मऊ भिजली ढेक माती पन Ayurveda Holistic Wellness Dr Meena and Chingli Contact 7030596669 Rohan Tarang Society Wakad Pune Specialized Ayurveda Chikitsa and Panchakarma Acupuncture Moxa and Cupping Therapy Ayurveda Diet and Nutritional Counseling Special Needs Educator and Tutor Energy Clinic for All Ages Vishwaveda Holistic Vakad Wellness Wakad Pune पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि विश्रांती संपल्यानंतर आपल्याला एक कॉल आलेला आहे पुन्हा एकदा येईन कारण हा शब्द असा आहे आणि हा विषय असा आहे की याच्यावर जेवढा आपण बोलू जेवढं व्यक्त होऊ तेवढा निश्चितच खूप खूप कमी आहे आणि जसं मला असं म्हणायचं की मैत्री जे आहे त्याच्यातही प्रेम आहे त्याबद्दल आपण नंतर बोलूया हॅलो हॅलो हा कोण बोलताय सर कुठून बोलताय सर किरण नवले बोलतोय सांगवी मधून अच्छा किरण सर बोला सर तुमचा जो प्रोग्राम चालू आहे प्रेमावर आज म्हणजे काल पासून सुरू झाला आणि दोन दिवस असतो अच्छा कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद खूप हो, खूप हो, थँक्यू सर खूप खूप धन्यवाद आणि विषय निवडला आहे प्रेम या विषयावर प्रत्येक व्यक्तीने म्हणजे कोणी आईवर प्रेम करत कोणी देशावर प्रेम करत कुणी प्रेयसीवर प्रेम करत अगदीच अगदीच सर. मी देशप्रेमी या चित्रपटातील गाणं ऐकू इच्छितो नफरत की लाठी तोडो लालचका कंजर फेको सुंदर गाणं आपण ऐकण्याची फरमाईश केली निश्चितपणे हे गाणं आपल्याला ऐकू आणि खूप खूप धन्यवाद सर कॉल केल्याबद्दल असंच तुमचं प्रेम आमच्या रेडिओ पुणे आवाजच्या संपूर्ण टीमवर आणि या रेडिओ मध्ये जे होणारे शो आहे त्यांच्यावर असलं की तो एक प्रतिसाद आहे आमच्यासाठी आणि तुमच्यासाठीही तुमच्याही भावना आम्हाला कळतात आणि आमच्याही भावना तुमच्यापर्यंत पोहचतात या शो माध्यमातून धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद सदैव प्रेम राहील या कार्यक्रमाला धन्यवाद धन्यवाद या भावना जेव्हा आपण लोकांच्या ऐकतो ना कळलं सर कि असं वाटत कि किती भावना आहेत प्रत्येक व्यक्तीमध्ये जस हा काही लोकांना त्या भावना व्यक्त करता येत नाही जसं तुम्ही म्हंटल होते आणि काही लोकांना त्या भावना पद्धतीने व्यक्त करता येतात आणखी हॅलो हा मॅडम पहिल्यांदा तुमचं नाव काय आहे तुम्ही कुठून बोलताय सर मॅडम मी राहुल दळवे सोलापूर स्वागत आहे सर आपलं स्वागत आहे खूप खूप स्वागत तुमचं काय मत आहे सर प्रेमाबद्दल माझ पर्सनली मत प्रेम हे खूप चांगलं आहे ते पण ते जास्त आहे आणि प्रेम हे सगळ्यांवर असत आई आईचं मुलांचं असतं आपण आपल्या शेतीवर प्रेम करतो आपल्या मातीवर प्रेम करतो देशावर प्रेम करतो प्रेमाचे अनेक रंग आहेत तुम्हाला कोणत्या रंगातलं गाणं ऐकायला आवडेल मला ते जे बबन गोडी गोडी गोडी प्रेमविषयी नक्की सर तुमचं हे गाणं आणि फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर जसं मी आधी म्हणल होत सर की मैत्री मैत्रीमध्ये प्रेम असत कारण प्रेम म्हणजे विश्वास हो, हो. आणि नात्यांमधला विश्वास म्हणजे मैत्री अगदीच अगदीच त्याबद्दल दोन शब्द झाले मैत्रीच म्हणाल त्यात जर मित्र आणि मैत्रिणींच जर प्रेम हा जर का अनुषंगाने मैत्रीवर मैत्रीच्या संदर्भात प्रेम हा जर आपण विषय म्हटलं तर त्या अनुषंगाने मला एवढंच मानता येईल की खूप आपल्याला मित्र मैत्रिणी भेटतात जीवनाच्या वाटेवर चालताना त्या अनुषंगाने एक माझी चारोळी जीवनाच्या वाटेवर चालताना भेटल्या अनेक मैत्री जीवनाच्या वाटेवर चालताना भेटल्या अनेक मैत्रिणी तू नेहमी सोबत असतेस बाकी फक्त आठवणी आणि काही असे मित्रमैत्रिणी असत सर ज्यांना आपण कधी पाहिलं नाही फक्त आपण त्यांची बोललोय पण त्या बोलण्यामध्ये जो विश्वास आहे ते जे नातं आहे ते खूप अटूट असत आणि ते प्रेमही खूप चांगलं आणि मैत्री ही गोष्ट आणि म्हणून काही मित्र मैत्रिणी आहे ज्यांनी एकमेकांना पाहिलं नाहीये त्यांच्यासाठी आपण एक सॉंग डेडिकेट करणार आहोत पाहिले ना मी तुला तू मला न पाहिले आणि हे गाणं ऐकायच्या आधी आपण एक कॉल घेऊया कॉल घेऊया हॅलो हॅलो बोलते बोला अहमदनगर हो हो बोलते बोलते आजचा जो विषय आहे त्या विषयासंदर्भात मी एक कविता बोलू इच्छिते बोलू का निश्चित स्वागत आहे आपलं मलाही वाटत खूप मलाही वाटत खूप तूच असावा सोबत फक्त नस्तो सोबत जेव्हा वाटतो क्षण क्षण श्वासातून जावे श्वास विसरून साराय जगाला खूपच सुंदर तुझ्या तुझ्या हाताची ऊब एक मनाला दिलासा स्पर्शातून तुझा तू रात खेडला हलकाचा सहवास तुझा नेहमी वाटे मध सुगंधित रोम रोम तो देहाचा पर्जन्य धारा व्हावे मिलन मनांचे देह एक रूप होताना द्वैत भावना उरला तुझ्यात मी सामावताना खूप खूप धन्यवाद मॅडम खूप छान वाटलं जेव्हा एक कवी लालबंदी कवी जेव्हा होती म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये जे साम्य आहे ते खर दिसून येतं प्रेमाबद्दल आणि खूप छान वाटलं तुमची आम्ही कविता ऐकली आणि सर्व श्रोत्यांनी ऐकली जितके काही पुणेकर आहेत पुण्याच्या बाहेरच्या आपल्या सर्व श्रोता आहेत तर सर्वांनी ही कविता ऐकली आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला कॉल केल्याबद्दल मला एक विचारायचं होत की आपले जे सर आलेले आहेत आज हो हो बोला ना ते, ते प्रेम कवी आहेत हो हो। त्यांनी हो। हो। त्यांच्या प्रिय व्यक्ती बद्दल हो। काहीतरी खात लिहिलेलं असेल तर ते मला ऐकायचंय नक्कीच तुमची मनो इच्छा सदिच्छा नक्की आम्ही पूर्ण करू आणि खूप खूप धन्यवाद मॅडम फोन केल्याबद्दल थँक्यू थँक्यू खूप सुंदर असा विषय आहे न संपणारा हा विषय आहे आणि मी जसं म्हंटल होत की न पाहिलेल्या मित्र मैत्रिणींसाठी हे गाणं खास आज सर्वांसाठी मी डेडिकेट करत आहे रेडिओ पुणेरी आवाज च्या संपूर्ण टीम कडून आणि आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज वन झिरो सेवन पॉइंट एट एफ एम खुश रहो खुशिया बाटो तुला तु मला न मन वेड़े गुंतले आ रवी तुला तू मला पाहिले रवी तुला मला न ना पाहिले नाक कधी कुठे मनवेरे गुणकले पाहिले नवी तुला तू मला न ना पाहिले नाक कधी कुठे मनवेरे गुण तुला तला लागल्या मना तुनी ओघले हिम तुषान गाला वर तांबले ओघले हिम तुशान गाला वर तांबले कुठे मनवे रे घुल कडे पाहिले नवी तुरा नवे। या सुंदरशा गाण्यानंतर मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते शब्द खेळ हा शब्दांचा आणि आपल्यासोबत आहेत कैलासर आणि कसा खेळ खेळायचा या शब्दांसोबत ते त्यांच्याकडून शिकावं आणि मीही शिकते इथं बसून तर तुम्ही सर्वही शिकताय आणि तसं पाहायला गेलं तर हा विषय प्रेम कधी ना संपणारा विषय परंतु वेळ मात्र संपत चाललेली आहे आणि कैलास सर जसं आपल्याला रविवारी तीन हा वेळ ठेवतो हो निशीट, आणि तुमचा विषय पुढे कंटिन्यू करा आणि जसं आपण म्हणतो की खूप जण असे म्हणतात की लोकांचं असं म्हणणं की आत्ता प्रेम उरलंय का निश्चितच निश्चितच कारण आपण जर पाहिलं तर प्रेमाला वजा केल्यानंतर आयुष्यामध्ये काहीच शिल्लक राहत नाही हो oh. कारण प्रेम म्हणजे एक श्वास आहे oh. प्रेमाशिवाय प्रत्येक व्यक्ती हा शून्य आहे आणि आपण जीवनाच्या कुठल्याही स्टेज ला असू कुठल्याही hmm. आपण गोष्टीचा विचार केला आपल्या hmm. सराउंडिंग मध्ये hmm. तर प्रेम ही एकमेव अशी गोष्ट आहे की hmm. ज्याच्यामुळे आपण समोरच्याच मन जिंकू शकतो समोरच्या रागावलेला असेल तर त्याला आपलंस करू शकतो त्यामुळे प्रेम हे निश्चितच उरलेलं आहे आणि प्रेम दिसत हो oh. म्हणजे जर आपण चलता चलता जरी पाहिलं ना एका फक्त स्माइल जरी दिलं ना oh. त्याच्यातही प्रेम दिसत आणि म्हणून जर प्रेम उरले की नाही हे फक्त प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा उत्तर तुमच्या जवळच आहे मी प्रेम आहे म्हणजे प्रेम आहे जर मी दुसऱ्यांना काही देऊ शकते तर प्रेम देऊ शकते तुम्ही प्रेम देऊ शकता तर म्हणजे तुमच्याकडे प्रेम आहे आणि खूप काही गोष्टी अशा असतात की आपल्याला मिळवता येतात म्हणजे जसं प्रेम आणि गमवायचं कि कमवायचं हे आपल्या हातात आहे हाता आणि जसं आता वेळ झालेली आहे मला असं वाटतंय परंतु जाता जाता एक मेसेज मी नक्की वाचणार आहे आपल्याला जो आलेला आहे हो। हॅलो मी कल्पना सोलापूर वरून बोलतय मला एक गीत ऐकायचं आहे आणि माझी रिक्वेस्ट आहे की माझं आवडतं गीत कार्यक्रमाच्या शेवटी लावावं निश्चितच कारण आता आपली जायची वेळ झाली आहे हो। पण श्रोत्यांना मात्र आपण बिझी करू शकतो हो। या गाण्यानी हो। आणि त्यांचं गीत आहे सुरु जाहली ही प्रेम कहाणी वा। सुरेश वाडकरजींच्या वा। आवाजात गायलेलं हे गीत आहे नक्कीच हे गाणं आम्ही तुम्हाला ऐकवणार आहे कारण आमी जरी चाललो असेल पण श्रोते हो तुम्हाला मात्र कुठेही जायचं नाहीये हा प्रवास असा चालू राहणार आहे रेडिओ पोनेरी आवाजवर. वर आणि आपण पुन्हा पुढच्या रविवारी नक्की याच वेळी याच कार्यक्रमात याच ठिकाणी पुन्हा भेटणार आहोत खेळ शब्दांचा या कार्यक्रमामध्ये विथ आरजी कैलास आणि मधी मधी गप्पा मारायला येणारे आरजी ते आणि जसं पाहिलं गेले तर जसं एक फरमाईश आहे सुरू झाली ही प्रेम बो, कानी बो, बो, बो, या गाण्यानेच आपण आजच्या आपल्या कार्यक्रमाची शेवट गोड असं झाला असं मी म्हणते तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात आनंदी राहा आनंद लुटा Uh huh